वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग बारावा राक्षस राजाला अभिषेक झाल्यानंतर आपल्या राक्षसी भगिनीचे करण्यात जातो भावांसह विचार करू लागला आपली बहीण जी राक्षसी शिरपण खा तिला त्या राक्षसाने कालकेंद्र दानवराजा विद्युज्जीव याला दिले तिला दिल्यानंतर राक्षस मृगय करता भटकत असता रामा त्याचे आणि मय नावाच्या द्वितीपुत्राची द्विती गाठ पडली त्याच्यासोबत त्याचे कन्या होती तिला पाहून राक्षस दशकरीवाने त्याला विचारले तुम्ही कोण या पशु मनुष्य नसलेल्या मृगाक्षीला त्या राक्षसाला उत्तर दिले जे काही घडले ते सारे मी तुला सांगतो ऐक हेमा नावाचे एक अफसर आहे तिचे नाव तू कधी ऐकले असेल इंद्राला पौलमीचे तसे देवानी तिचे मला दान केले एक सहस्त्र वर्षे तिच्यावर मन जडून मी राहत होतो पण ती देवांच्या काही कामा करता तेरा वर्षे झाली गेली आहे हे चौदाव्या वर्ष चालू आहे त्यानंतर मी मायेने हिरे वैडोरे यांनी सुवर्णय पूर निर्माण केले तिच्या वियोगाने दिन आणि अत्यंत दुखी होऊन मी तेथे राहिलो त्या पुराहून <coughs> या माझ्या कन्येला घेऊन मी या वनात आलो ही माझी औरस मुलगी राजा तिच्या खुशीत वाढली करता भरता शोधण्यासाठी मी इकडे आलो आहे माने असतात त्यांना कन्या बाप होणे कन्या नेहमी वावरते माझ्या या भारेपासून मायावी आणि नंतर दुनदेवी असेही तू विचारेस म्हणून जसेच्या तसे तुला मी सर्व सांगितले बाबा रे आता तू कोण म्हणून मन मी तुला ओळखावे असे विचार तो राक्षस नम्रपणे म्हणाला मी पुलशाचा मुलगा माझे नाव दशग्रीव ब्रम्हदेवापासून जो तिसरा वंश त्या विश्रवा मुनीचा मी मुलगा असे राक्षस राजाने म्हटल्यावर रामा दानव श्रेष्ठ मयाच्या मनात हा महर्षीचा मुलगा आहे हे, हे जाणून आपली कन्या त्याला देण्यात आली मयाने तिचा हात त्याच्या हाती दिला आणि हसून तो दैत्य राज, राक्षस राजाला म्हणाला राजा मी ही हेमा अप्सरेपासून मला झालेले मुलगे हिचे नाव मंदोदरी हिचा तू पत्नी म्हणून स्वीकार कर ठीक आहे असे रामाला मग तेथे अग्निपेटून रामा तपोधना कडून त्याला मिळालेला जाणूनही त्याने त्याचे पितामह ब्रह्मदेवाचे कुल लक्षात घेऊन त्याला आपली मुलगी दिली आणि परम अद्भुत अशी व्यर्थ न जाणारी शक्तीही दिली ती फार मोठ्या तपाने मिळालेली होती लक्ष्मणाला तिनेच मारले होते अशा रीतीने पत्नी माग करून घेऊन लंकेचा तो राजा नगरीला गेला आणि आपल्या दोन भावन करता दोन भाऱ्या त्यांनी आणल्या एक वैरोचनाची नात वज्रज्वाला या नावाची ती कुंभकर्णाला भार्या म्हणून रावणाने योजली आणि महात्म्या गंधर्व शैलुषाची मुलगी सर्मा नावाची धर्मज्ञ भार्या बिभीषणाला मिळाली मानस सरोवराच्या तीरावर ती होती पावसाळाला ते मा मानस सरोवर फुगले आणि त्या कन्याच्या मातेने कळवळून टाहो फोडला सरो मा धरवत मा वर्धत सरोरा वाढू नकोस असे ती म्हणाली त्यावरून ती सरमा झाली अशा प्रकारे लग्नेवरून ते राक्षस आपापल्या भाऱ्याने घेऊन नंदनवनातील गंधर्वाप्रमाणे तिथे रमू लागले पुढे मंदोदरीने मेघनाथ नावाच्या पुत्राला जन्म दिला तोच ज्याला तुम्ही इंद्रजीत नावाने हाक होता तो, तो होय पूर्वी त्या रावणपुत्राने जन्माला सुंदर अंतर पुरात रामा तो वाढू लागला काष्टात जसा अग्नीत गुप्त राहतो तसा श्रेष्ठ स्त्रियांकडून गुप्त ठेवून त्याचे रक्षण होत होते तो रावणपुत्र मात्या पित्याना अतिशय हर्ष देत होता उत्तराखंडाचा बारावासर्ग समाप्त होता